पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एक्केचाळीसावी धरपकड वटहुकूम आणि पुस्तकावरील बंदी आम्हाला पकडल्यानंतर गांधीजी मुंबईला येऊन पोहोचले देशात घडलेल्या प्रसंगाची बातमी त्यांना प्रथम तेथेच कळाली बंगालमधील वटहुकुमाचे वृत्त लंडन येथे कळले तेव्हाच त्यांचे मन फार अस्वस्थ झाले होते पण बंदरात पाय ठेवता क्षणीच नाताची भेट म्हणून नव्या वट आणखी काही भिंडोळी त्यांच्या हाती पडली सरद्द प्रांतातील त्यांचे काही जीवलक सहकारी तुरुंगात डांबले गेले होते युद्धातील पहिला बान सुटला असून आशेला फारच थोडी जागा उरली होती तरीही तळजोडीचा तर मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केल्यापासून ते राहिले नाहीत लॉर्ड विलिंगडनने आपल्याला भेट द्यावी म्हणून त्यांनी पत्र लिहिले दिल्लीहून उत्तर आले की मुलाखत होईल पण ती काही अटींवर होईल घालण्यात आलेल्या अट्ट अशा बंगाल संयुक्त प्रांत व सरहद प्रांत या ठिकाणी लागू करण्यात आलेले नवे वट हुकूम व तद्वन्वय झालेली पकडापकड यासंबंधी त्यांनी चर्चा करू नये हे प्रश्न वगळल्यावर इतर कोणत्या बाबतीत गांधीजी व्हायसाळेबरोबर काँग्रेसतर्फे चर्चा करणार होते हे एक न समजण्यासारखे कोडे आहे उत्तराचा मतदार्थ इतकाच की काँग्रेसला झोडपून काढण्याचा सरकारने निश्चय केलेला होता काँग्रेसशी काही एक संबंध ठेवायचा नाही असे सरकारने ठरवून टाकले तेव्हा कायदेभंगा वाचून वर्किंग कमिटीला गत्यंतर तोरले नाही कोणतेही क्षणी आपणाच पकडण्यात तेव्हा आपण उचले जाण्यापूर्वी देशाला मार्ग दाखवून द्यावा अशी वर्किंग कमिटीची इच्छा होती पण अशी परिस्थिती असताही वर्किंग कमिटीने कायदेभंगाचा जो ठराव केला तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता बिनशर्त मुलाखतीसाठी गांधीजींनी पुन्हा एकवार प्रयत्न करून पाहिला उत्तरादाखाड सरकारने गांधीजींना व काँग्रेसच्या अध्यक्षांना तुरुंगाची वाट दाखविली एक कद आपल्याबरोबर जे यंत्र सुरू व्हायचे होते ते आता सुरु होऊन सर्व देशभर दडाशाहीचा भयंकर वेताळणाचू लागला युद्धाची इच्छा दुसऱ्या कोणाला असोवा नसो सरकारला खुमखुमी आली होती हे यावेळी उघड झाले त्यावेळी आम्ही तर तुरुंगातच होतो तेथे आम्हाला या विषयीच्या बातम्या तुटक व संदिग्ध स्वरूपात कळत असत आमचा खटला जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे आम्हाला आरोपी म्हणून कैद्यांपेक्षा अधिक भेटी मिळत असत व्हावीसरायने भेट द्यावायस हवी होती की नको याबद्दल बायर फार कडाक्याचा वाद सुरू आहे असे आम्हाला कळले जणू काही व्हायुसरायच्या हुकाराला अथवा नकारालाच विशेष महत्व होते पण या मुलाखतीच्या प्रश्नावर माजलेल्या घोंगाटामुळे खऱ्या प्रश्नावरील लोकांचे अवधान उडाले लॉर्ड आयर्विन असते तर त्यांनी मुलाखत दिली असती व सर्व काही सुरळीत झाले असते अशा प्रकारचे विचारले प्रदर्शित करण्यात येत होते हिंदी वर्तमानपत्रांच्या संपादकांनी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून इतका वरपांगी विचार करावा याचे मला फार आश्चर्य वाटले हिंदी राष्ट्रवाद व ब्रिटिश साम्राज्यशाही यांच्यामधील अट अशा विरोधांचे मूळ व्यक्तींच्या लहरीत शोधू योग्य आहे काय गोडसे स्मित केले व अिष्टाचार पाळले म्हणून दोन इतिहास प्रसिद्धी विरोधी सामर्थ्यांची झोंबी सुटेल कशी अत्यंत जिवाळ्याच्या प्रश्नांच्या बाबतीत परखी राजकारत्यांनी सोडलेली हुकूम पाळून स्वतःचा आत्मघात करणे हिंदी राष्ट्रवादाला शक्य नव्हते म्हणूनच गांधीजींना एक विशिष्ट प्रकारे वर्तन करणे भाग पडले आणि राष्ट्रवादाचे आव्हान स्वीकारून ब्रिटिशांचा वर्गस्वार्थ जतन करणे आवश्यक असल्याकारणाने व्हायसरायला दुसऱ्या एका मार्गाने जावे लागले त्या कोण व्यक्ती व्हायसरायच्या पदावर होती या मुद्द्याला मुळीच महत्व नाही लॉर्ड आयविन असते तर लॉर्ड विलिंगडनप्रमाणेच त्यांनाही वागणे भाग पडले असते कारण ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या ठाम धोरणांचे प्रतिपादन करणाऱ्या निमित्त मात्र अशा त्या व्यक्ती होत्या व्यक्ती निर्णया म्हणून धोरणात सुता अर्ध्या सुताचा फरक झाला असता इतकेच पुढे ब्रिटिश सरकारच्या प्रधानमंडळात खुद्द लॉर्ड आयर्विन यांचा समावेश झाला तेव्हा त्यांनी काय केले हिंदुस्थानच्या बाबतीत स्वीकारण्यात आलेल्या धोरणाची तळी त्यांनी उचलून धरली सारांश ब्रिटिशांच्या धोरणाबद्दल या किंवा त्या वा व्हाईसला जबाबदार धरणे म्हणजे बुद्धीचा कच्चेपणा प्रदर्शित करण्याप्रमाणे आहे आपल्या लोकांमध्ये ही वृत्ती दिसून येते त्यांचे कारण आपले अज्ञान तरी असेल किंवा वस्तुस्थितीकडे डोळेजाग करण्याची इच्छा तरी त्याला कारणीभूत होत असेल चार जानेवारी एकोणीशे हा संस्मरणीय दिवस ठरला कारण सगळाच वादविवाद आणि चर्चा त्या दिवशी बंद पडली त्या दिवशी पहाटे गांधीजी व वल्लभभाई यांना अटक करून चौकशीविना दरबारी बंदी म्हणून तुरुंगात टाकण्यात आले चार नवीनवट हुकूम निघून मॅजिस्ट्रेट व पोलीस अधिकारी यांना व्यापक अधिकार देण्यात आले नागरिक स्वातंत्र्याची ही झाली कोणत्याही व्यक्तीला पकडण्याचा अथवा मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार अधिकाऱ्याच्या हाती येऊन सर्व हिंदुस्थानवर लष्करी कायदा प्कडल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली वट हुकुमांची कलमी किती कडकपणे व किती मर्यादेपर्यंत लागू करावीत तरविण्याचे कामही स्थानिक अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल होते नैनीच्या तुरुंगात आमचा ता खटला चार जानेवारी रोजी सुरु झाला शेरवानी यांना सहा महिने सक्त व एकशे रुपये दंड व मला दोन वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशा शिक्षा झाल्या आमचा एक गुन्हा एकच होता आमच्यावरील निर्बंधही एकच प्रकारचे होते आम्ही दोघेही मुंबईला जात होतो आम्हाला अटक देखील एकदम करण्यात आली व एकाचवेळी हो आमची चौकशी झाली पण शिक्षा झाल्या त्यात मात्र इतका फरक पडला पण थोडा फरक होता तो असा की मी हुकूम मोडून मुंबईला जाणार असे मॅजिस्ट्रेटला कळविले होते पण शेरवाणींनी आगाऊ सूचना दिली नाही मात्र ते मुंबईला जाणार ही गोष्ट वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती निकाल सांगितल्याबरोबर मी मुसलमान आहे म्हणून मला कमी शिक्षा झाली की काय असा प्रश्न शेरवाणींनी विचारला त्यामुळे कोर्टात हजर असलेल्या प्रेक्षकांमध्ये हशा पिकला खरा पण न्यायाधीशांचा चेहरा मात्र गोरा मुरा झाला त्या दिवशी सर्व देशभर अनेक उत्पाद घडले आमचा खटला सुरू होता तेथे नजीकच असणाऱ्या अलाहाबादमध्ये प्रचंड जनसमुदायाची व पोलीस लष्कराची चकमक उडाली नेहमीप्रमाणे लाठीमार झाला काही लोकांचे मुर्दे पडले व काही लोकांना चकमा झाल्या सत्याग्रही कैद्यांमुळे तुरुंग भरून गेले सुरुवातीला कैदी जिल्हा तुरुंगांमध्ये पाठवण्यात येत व बाकी काही उरलेच तर तेवढे नैनीसारख्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवित पण लवकरच सर्वच तुरुंग भरून गेल तेव्हा मोठमोठे छावणी तुरुंग उपडण्यात आले नैनी येथील आमच्या छोटे आवारात मात्र फार लोक आले नाही नर्मदा प्रसाद रंजीत पंडित व माझा सुलतभाऊ मोहनलाल नेरू एवढेच काय ते माझ्या आवारात होते आमच्या सहा नंबरच्या बराकीतल्या भ्रातृ एक अभावीत अशी भर पडली ती म्हणजे सिलॉनच एक तरुण बॅरिस्टर बर्नार अलू विहारे यांची इंग्लंडमधून ते नुकत्याच परत आले होते आमच्या सभा मिरवणुकीत तुम्ही सामील होऊ नका बरं असे माझ्या बहिणीने त्यांना बजावले असताही उसाच्या भरात ती काँग्रेस मिरवणुकीत सामील झाले आणि पोलिसांनी त्यांना सरळ तुरुंगाचं जाणून सोडले काँग्रस्त बेकायदा ठरवण्यात आली वर्किंग कमिटीपासून तिरकोळ स्थानिक संस्थांपर्यंत असंख्य संघटना बेकायदा ठरल्या किसान सभा युवक संघ विद्यार्थी मंडळ राष्ट्रीय विश्वविद्यालय रुग्णालय स्वदेशी उद्योगधंदे वाचनालये एकंदरीत ज्यांचा ज्यांचा म्हणून काँग्रेसशी काही संबंध पोचत होता अशा सर्व संस्था बेकायदा ठरविण्यात आल्या अशा संस्थांची संख्या हजारांनी मोजता येईल ही, ही काँग्रेसची व राष्ट्रीय स्रवेची थोरवी नव्हे तर काय माझी पत्नी दुखण्यामुळे मुंबईलाच पडून होती कायदेभंगात भाग घेता येत नाही याबद्दल तिच्या जीवाला यातना होत माझी आई व माझ्या दोन्ही बहिणी यांनी कामाचा धुमधडाका सुरु केला व थोड्याच दिवसात दोन्ही बहिणींना एक एक वर्षाची शिक्षा झाली नवे सत्याग्रही आले की त्यांच्या तोंडून व आम्हाला मिळणाऱ्या साप्ताहिक वर्तमानपत्रातून तुटक्या फुटक्या बातम्या आम्हाला कळत वर्तमानपत्राच्या तोंडाला नियंत्रकाची मुस्की असल्यामुळे हो व जामीनकीची तरवार मस्तकावर टांगलेली असल्याकारणाने आम्हाला बाहेरच्या गोष्टी तरकानेत जाणाव्या लागत अटक अगर शिक्षा झालेल्या इस्मानचे नाव छापणे हा देखील काही प्रांतातून गुन्हा समजण्यात येत अस बाहेरच्या वादळापासून अलिप्त असे आम्ही नैनीच्या तुरुंगात मुकाड बसलो होतो तरी आमचे मन बाहेरच्या वातावरणाशी आणि कृतींनी निगडीत झालेले असे कातण्यात वाचण्यात अथवा इतर काहीतरी करण्यात आमचा वेळ निघून जाईल काही गोष्टींवर चर्चाही होई पण आमचे सारे लक्ष भिंती पलीकडे काय घडते आहे तिकडे होते शरीराने रणक्षेत्राच्या बाहेरपण मनाने रणक्षेत्राच्या आत अशी आमची स्थिती होती मनाला लागलेल्या ध्यासाची केव्हा केव्हा भयंकर ओढ बसत असे कधी चूक झालेली अंगाचा दहा होईल भ्याडपणा अथवा चावटपणा पाहिला की तिट करावाटे कधी कधी मन वीत रागी बने व मग सर्व गोष्टींचे निरीक्षण मोठ्या शांत निर्विकार चिंताने करणे शक्य होऊन असे विचार मनात येत की प्रचंड शक्तीची झुंज सुरू असता व विश्वकर्माची फिरत असता मानवांच्या किरकोळ चुकांची व कमजोरीची मातब्बरी ती काय उद्या काय दंगल उडते कसली रंधुमाई माजते कोणत्या प्रकारचा उत्साह जोशीस पडतो कसल्या प्रकारच्या दडपशाहीची व ब्याडपणाची बातमी काणी पडते असे विचार मनात घोळत राहत हे गाडे जाणार तरी कोठे आम्ही कुणीकडे चाललो आहोत भविष्य काळाने आपले मूग झाकून घेतलेले होते आणि तसे होते म्हणूनच बरे वर्तमानाचा चेहरा जरी आम्हाला सगळ्याच्या सगळा कोठे दिसत होता पण एक गोष्टीची मात्र आम्ही पक्की खुणगाट बांधून ठेवली होती की सध्या व पुढची झुंजाचे कष्टाचे त्यागाचे प्रसंग सदोदित येत राहणार आह होईल पुनरूपी झुंज मैदानी झळकेल अतिरथी पलाश पुष्पवाणी ते समरधुरंधर वावरतील सलिल त्रैलोक्य सुंदर तटावरुणी पाहिल मग झुळुक आम्ही होनी होाजी वा सडून जाऊ कृतांत छाये माझी आंदोलत आशा निराशे मधी अंध पणाला प्राण आम्ही बेबंद काळजी कुणाला देहाची असणार पसरला भविष्यावरी घोर अंधार मॅथ्यू आर्नोल्डच्या कवितेवरून